मत अध्याय तीन त्या बाप्तिस्मा करणारा योहान आला आणि यहुदियाच्या वैरान प्रदेशात उपदेश करू लागला तो म्हणाला तुमची अंतगणे व जीवने वाईटपणाकडून चांगलपणामध्ये बदला कारण स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे यशया हा संदेशा ज्याच्या बोलत होता तो हाच बाप्तीसमा करणारा योहान त्याविषयीचे यशयाचे भविष्य असे होते वैरान प्रदेशात एक मनुष्य ओरडून सांगत आहे प्रभू देवासाठी मार्ग तयार करा त्याच्या वाटा सरळ करा योहनाचे कपडे उंटाच्या केसांपासून बनविलेले होते कातड्याचा कमर पट्टा त्याच्या कमरे भोवती होता अन्न म्हणून योहान टोळ आणि रान खात असे लोक योहनाचा उपदेश ऐकण्यास जात होते यरुसलेम सर्व यहुदी आपण आणि यादेन नदीच्या भोवतालच्या प्रदेशातून लोक येत होते आपण केलेली पापे लोक त्याला सांगत होते आणि योहान त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मा देत होता योहान जेथे लोकांना बाप्तिस्मा देत होता तेथे अनेक परुषी आणि सदुखी आले जेव्हा योहनाने त्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला अहो सापाच्या पिल्लांना देवाचा जो राग उडवणार आहे त्याच्यापासून दूर पडण्याचे तुम्हाला कोणी सुचविले म्हणून पश्चातापास योग्य अशी फळे द्या आणि अब्राम माझा पिता आहे अशी तुषारकी तुम्हाला मारता येई असे समजू नका मी तुम्हाला सांगतो की हे अब्राहमासाठी या दगडापासून मुले निर्माण करू शकतो झाडे तोडण्यासाठी कुराड तयार आहे चांगले फळ देणारे प्रत्येक झाड कापून अग्नीत टाकले जाईल तुम्ही तुमची अंतकरणे आणि जीवने वाईटाकडून चांगल्याकडे बदलली आहे हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण माझ्यानंतर माझ्यापेक्षाही महान असा एक येत आहे ज्याच्या वाहना उचलण्याची सुद्धा माझी लायकी नाही तो पवित्र आत्म्याने आणि अग्निने तुमचा बाप्तिस्मा करी तो धान्य निवडायला येईल तो भुसा बाजूला काढी व धान्य वेगळे करी तो चांगले धान्य कोठारात साठवी जे चांगले नाही ते जाळून टाकेल तो भुसा कधीही न विजणाऱ्या आगीमध्ये जाळून टाकेल तेव्हा येशू गाली लाहून यादी कडे आला त्याला योहानाच्या हातून बाप्तिस्मा मागचा होता पण त्याला थोपवीर योहान म्हणाला खरे मी आपल्या हातून बाप्तीसमा घ्यायचा असे असता आपण माझ्याकडे बाबतीसमा घ्यायला आला हे कसे येशुने त्याला उत्तर दिले आता असेच होऊ देवाची इच्छा हीच आहे म्हणून आपण असेच केले पाहिजे तेव्हा योहान येशूचा बाप्तिस्मा करण्यास तयार झाला येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो पाण्यातून वर आला तेव्हा आकाश उघडले आणि देवाचा आत्मा एखाद्या कबुतराप्रमाणे आपणावर उतरताना त्याला दिसला त्याच वेळी आकाशातून वाणी झाली की हा मा पुत्र माला परम है या विषय मी सतुष्ट है